पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमनेरे वाचक मिलिंद कव्हाणकर पहिले मित्रभेद कथा विसावी एका अरण्यातील एका मोठ्या वडावर अनेक बगडे घरटी बांधून राहत होते सात वृक्षाच्या एका ढोलीमध्ये एक काळा साप राहत असते तो साप बगड्यांची पंख न फुटलेली किल्ले व अंडी रोज वाटकावीत असे त्यापैकी एक बगडा नेहमी आपली संतती सरपंचच्या तडाख्यात सापडते म्हणून उद्वेगाने एका सरोवराच्या काठी जाऊन रडत होता त्याला छिन्नपणाने रडत असताना पाहून एका खेकड्याला त्याची कीव आली त्या खेकड्याने बगड्याजवळ जाऊन त्याला विचारले मामा काय झाले तुम्ही असे रडता का बाबा रडू नको तर काय करू बगडा म्हणाला रोजच्या रोज हा कृष्ण सर्प माझी कच्ची बच्ची खाऊन टाकतो त्याच्यावर काही तोड माहीत असल्यास सांग खेकड्याने विचार केला बगळा आपला शत्रू तसाच सर्प ही आपला शत्रू तेव्हा दोघांनाही काहीतरी उपायाने नाहीसे केले तर फारच छान होईल गोड बोलून शत्रूस नाही ते करता आले तर किती बरे होईल असे मनातल्या मनात म्हणून मनात तो मोठ्याने म्हणाला मामा मला एक उपाय सुचला आहे साप व मुंगूस आहेत तुम्हाला माहितच आहे तर तुम्ही मांसाचे तुकडे गोळा करून ते मुंगसाच्या बिळापासून सापाच्या ढोलीपर्यंत पसरवून ठेवा म्हणजे त्याच्या मागाने मुंगूस सापाच्या ढोलीत जाऊन त्याचा निकाल लावील बगड्याने त्याप्रमाणे केल्यावर मुंगसाने साप मार तर मारला परंतु वडाच्या झाडावर चढून सर्व बगड्यांचाही नाश केला म्हणून मी म्हणतो की उपाय योजनेआधी तो योग्य आहे का अयोग्य आहे याची खबरदारी घेतली पाहिजे जो उपाय शोधून काढला तोच शेवटी त्याला अपयकारक ठरला सांगू लागला म्हणून मान मी म्हणतो की धर्मबुद्धी आणि सांगत होतो की यावर योग्य तो उपाय सुचव पापबुद्धीप्रमाणे अपाय नको तू केवळ पापबुद्धीच नाही तर आपल्या महाराजांचे प्राण हरण करण्यास आलेला अधमत आहे तुझा कुटीलपणा आता उघड झाला आहे मेघगर्जनेमुळे उघडकीस येते जेथे सिंगरक महाराजांची तू कशी अवस्था केलीस तेथे आमच्या सारख्यांचा काय पाड तू माझ्याजवळ येऊ नकोस कारण म्हटलेच आहे की जेथे उंदीर हजारो शेर लोखंड खातात येथे गिधाडाने मुले पळवली तर काय नवल हे कसे दमनकाने विचारले करटक म्हणाला ऐक